पुस्तक नातं मैत्रीस, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या घरी परतली तरी कितीतरी वेळ मनीष आणि अनुष्काबद्दल तिच्या मनात विचार घुळत होते अनुष्काचा स्वभाव तर तिला अतिशय मनापासून आवडला होता खूप दिवसापासून ओळख आहे असंच जणू तिच्या वागण्यातून जाणवत होतं त्यांचं दोघांचं सहजीवन असंच अस फुलत राहो असं तिला वाटलं तिचा आजचा दिवसही छान गेला होता मूडही मस्त होता आता उद्या श्रीदर येणार म्हणून काव्या मनाशीच म्हणाली त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत चार दिवस झाले की तो कधी येईल आणि त्याच्याशी भरभरून बोलेल असं तिला होऊन जाई मनीषच्या घरी आज गाण्याचा विषय नाही काढला ते बरेच झाले असंही तिला वाटून गेलं पण मनीष हा विषय एकदा बोलायचाच त्यामुळे मन हलकं होईल असा तिने निश्चय केला थोडा वेळ एक पुस्तक घेऊन त्यातले बँगलोरचे डिझाईन पाहत बसली तिचे बँगलोरच्या डिझाईनचं कामही आता बऱ्यापैकी होत आलं होतं आणखी काही नवीन सापडते का किंवा आणखी काय करता येईल हा विचार करता करताच तिला झोप लागली काव्या ऑफिसमधे पोचली आणि बेंगलोरचं डिझाईन पूर्ण करायला घेतलं घरातील बारीक बारीक गोष्टी तिने लक्षात घेऊन त्याचा डिझाईन केलं होतं पडद्यांचे रंग आणि भिंतींच्या रंगाचं इतकं सुरेख कॉम्बिनेशन केलं की प्रत्येक खोली अतिशय प्रशस्त आणि प्रसन्न वाटेल कुंड्या ठेवायला खास जागा तर सोडलेल्या होत्याच शिवाय संपूर्ण फर्निचरचा लुक एकदम नॅचरल वाटावा असा ठेवला होता त्यासाठी वेगळी जागा अडली असं कुठंही वाटतं कामा नाही फॉल सिरिंगच्या डिझाईनपासून दिव्यांची जागा तिने निश्चित केली बेंगलोर जेवढा आतून सुंदर तेवढाच बाहेरून देखना होणार होता कारण लँडस्केपचं डिझाईन तिने अतिशय हटके केलं होतं एकदा मिस्टर शाहांना दाखवून यावं म्हणून ती त्यांच्याकडे गेली मिस्टर शाह नेहमीप्रमाणे तिने केलेल्या एक एक आयडियांची तारीफ करू लागले आणि म्हणाले काव्या तुझा प्रत्येक प्रोजेक्ट हा एकमेव ठरावा असं तू अफलातून डिझाईन करतेस प्रत्येक वेळी तोच तोचपणाने जाणवता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करून तू डिझाईन बनावतेस, ते मला खूप आवडतं क्लायंट अगदी खुश होऊन जाईल बघ असं म्हणताच काव्याई खुश होत म्हणाली तीच माझ्या कामाची सर्वोत्तम पावती असते सर क्लायंट आपल्याकडे याच आशेने येत असतो घरावर तो आपली जमवलेली सारी पूंजी व त्यानं पाहिलेलं स्वप्न त्याला पुरं करायचं असतं आणि मीही तसाच विचार करून डिझाईन करायला घेते तू डिझाईन करायला करा घेतलं की मला काही पहावंच लागत नाही चार दिवसात हा प्रोजेक्ट फायनल कर आणि मला दाखव काव्या म्हणाली हो सर तिच्या टेबलवर येऊन बसले बँगलोरची डिझाईन पुन्हा तिने नजरेखालून घातले आणि आता आणखी काय करता येईल या विचारात घडवून गेली श्रीधर घरी पोचलाच असेल तेव्हा निघायला हवं असा विचार करत तिने पर्स घेतली आणि घरी जायला निघाली घरी पोचतो तर काय श्रीधर फ्रेश होऊन तयार होता त्याने कॉफी केली काव्याई फ्रेश होत येऊन त्याला म्हणाली श्रीधर कळवायचं नाही का आलास म्हणून श्रीधर म्हणाला कारण तू घरी आल्यावर तुझा खुलेला चेहरा मला पाहायचा होता काव्या म्हणाली हो तर तू आलास म्हणजे तो खुलणारच नाही तर घरी आल्यावर दाराला कुलूप बघून जरा उदासच वाटतं वाटतं तू आजही नाहीस माझ्या बरोबर अजून किती दिवसांनी येणार असा येशोब मनाशी करते आणि दार उघडते श्रीदन म्हणाला आता मला आठ दिवस तरी कुठे जायचं नाही हे ऐकून काव्याला एकदम हायचं वाटलं काव्या म्हणाली तू आराम कर तोपर्यंत मी काहीतरी खायला करून आणते असं म्हणून ती किचनमध्ये गेली काव्याला आज बेंगलोरचं डिझाईन मिस्टर शहाकडे द्यायचं होतं तिने एकदा परत डिझाईन डोळ्याखालून घातलं सर्व काही आयडियाज तिच्या मनासारख्या इम्प्लिमेंट केल्या होत्या सर्व खुल्यांचं डिझाईन किचनचं डिझाईन लाजवाब झालं होतं एखादं घर बघून एकदम मनात भरतं तसं डिझाईन झालं होतं आणि बाहेरून लँडस्केप एकदम देखणीय झालं होतं काव्यानं तिच्या उटीठूरमधील बऱ्याच कल्पना या लँडस्केपमध्ये उतरवल्या होत्या जागाही भरपूर असल्यानं तिला हे करता येणं शक्य झालं होतं एकंदरीत टूमदार बँगलोचं डिझाईन पाहून ती हरकून गेली होती आणि आता मिस्टर शाहांकडे सुपूर्द करायला ती केबिनमध्ये शिरली मिस्टर शाहांना गुड मॉर्निंग केली त्यांनीही गुड मॉर्निंग म्हणत तिला बसण्याची खून केली फाईल हातात घेऊन एक एक गोष्टीचे निरखून पाहू लागले आणि खरंच काव्या तू हे बँगलोचं डिझाईन अफलातून केलायस प्रत्येक वेळी नवीन आयडिया आणि चपखल बसवण्यात तुझा हातखंडा कुणीही धरू शकणार नाही आपल्या कंपनीचं नाव त्यामुळे चांगलंच नावारुपाला येणार यात शंका नाही काव्या म्हणाली क्लायंटचं समाधान यातच आपलं खरं यश आहे मिस्टर शाह म्हणाले अगदी बरोबर सर्व पुंजी तो आपल्या घरासाठी ओततो आणि घर म्हणजे त्याचा एक स्वप्नपूर्ती असते आणि एकदा घर बांधलं की त्यात काही बदल करता येत नाही काव्या म्हणाली म्हणूनच सर तुम्ही जे मला स्वातंत्र्य देता व विश्वास ठेवता तो मला सार्थ करण्यासाठी मी प्रोजेक्ट अनेक वेळा डोळ्याखालून घालते छोट्या छोट्या चुका दुरुस्त करते आणि मगच तुमच्याकडे सुपूर्द करते मिस्टर शाह म्हटले तुझ्यातील टॅलेंट असंच बहरू दे काव्याने त्यांना धन्यवाद देत ती आपल्या टेबलवर येऊन बसली तिला आज अतिशय समाधान वाटत होतं पुढील प्रोजेक्ट विषयी ती उत्सुकही होती कॉफी घेत ती डिझाईन सर्च करत पाहत होती पाच वाजले तशी ती भाणावर आली निघायला हवं हो म्हणत तिने आवरायला घेतलं मनीषशी आज बोललो नाही पण उद्या नक्की बोलू असा विचार करत ती पर्स घेऊन बाहेर पडली श्रीधर तिची वाटच पाहत होता दोघांनी कॉफी घेत गप्पा केल्या श्रीधर आता काही दिवस इथंच म्हटल्यावर काव्या आनंदून गेली होती पण खरं कारण तिच्याही लक्षात आलं नव्हतं काव्याचा आठ दिवसांनी वाढदिवस होता आणि श्रीधरला तिचा वाढदिवस धूम दडाक्यात साजरा करायचा होता त्याची जय्यत तयारी करायची होती तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि तेही खास काव्या ऑफिसला गेली की एक एक गोष्टी करणार होता श्रीधर म्हणाला मग आज काय बेत करणार तूच सांग काव्या म्हणाली श्रीधर म्हणाला आज तो निवांत माझ्याशी गप्पा मार आणि आपल्यासाठी मी मस्त खायला करते काव्या म्हणाली आज खूपच खुश दिसतोय काही खास का श्रीधर म्हणाला काही नाही काव्या नेहमी तू स्वयंपाक करावा असं थोडंच आहे मला फार येत नाही पण आज मी झनझणीत खिचडी करतो आपल्यासाठी ती मस्त जमते मला काव्या मी ही मदत करते तुला श्रीधर म्हणाला आजी बात नाही तू बेडरूम मध्ये बस झालं की आपण जेवायला बसूया बरं बाबा म्हणत काव्या बेडवर आडवी झाली खरं तर आजच्या प्रोजेक्टनं तीही खुश होती तिच्या डोळ्यापुढे पूर्ण बँगलोरचं डिझाईन तळवून गेलं आणि श्रीधरला सांगावं का असंही तिच्या मनात येऊन गेलं पण नको त्याचा मस्त खिचडी करायचा मूड आहे आणि ऑफिस मधलं त्याला बोललेलं फारसं आवडतही नाही असं विचार करत पण श्रीधर आपली किती काळजी करतो एकमेकांच्या साथीनं दिवस कसे मजेत जातात ते कळतही नाही आणि श्रीधर आता काही दिवस इथंच आहे तेव्हा एकमेकांच्या सहवासात मस्त दिवस जातील असा विचार काव्या करत होती तो श्रीधर ची चल काव्या खिचडी पापड वाढून तयार आहे काव्या म्हणाली वास तर छानच येतोय पहिला घास घेता श्रीधर झक्काच झाली आहे खिचडी दोघांनी खिचडीवर चांगलाच ताव मारला गप्पाही झाल्या काव्या ऑफिसमधे गेली आणि श्रीधरचं काव्याच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरु झालं तिला एक गळ्यातील सोन्याचा नेकलेस घ्यायचा त्याने ठरवला एका अलिशा हॉटेलमध्ये केकची ऑर्डर व डेकोरेशन करायचे त्यांनी ठरवले व तसे हॉटेलही पाहून ठेवले आणखी काय करायला हवं असा विचार तो करत होता एक मोठा भुकेही त्यांनी ऑर्डर केला काव्याला सरप्राईज दिल्यावर ती किती खुश होईल असा विचार मनात येऊन तो मनोमन खुश झाला यावेळी भरपूर वेळ देऊन झक्कास तयारी होईल त्यामुळे कुठेही गोंधळ होणार नाही आता एक एक काम रोज करत जायचे असा ठरवून तो ऑफिसमधे निघाला काव्यळी आता नवीन प्रोजेक्ट घेण्यासाठी मिस्टर शाहांकडे चर्चा करायला गेली मिस्टर शाह काव्याला म्हणाल यावेळी तुला रो हाऊसचं एक प्रोजेक्ट करायचं आह तुला एक वेगळा आणि चांगला अनुभव येईल काव्या म्हणाली मलाही हे काम करायला आवडेल रो हाऊसच्या गरजा आणि एरियाप्रमाणे मी जास्तीत जास्त चांगला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल मिस्टर शाह म्हणाले तू नक्की हा ही प्रोजेक्ट उत्तम करशील यात शंका नाही काव्या तिच्या टेबलवर येऊन बसली आणि कामाला लागली तेवढ्यात मनीषचा फोन खण आणला काव्या आज ए कॉफी शॉपला आपण नक्की भेटू काव्याही खुशीत म्हणाली मलाही तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत तेव्हा मी येते पाच वाजता म्हणून तिने फोन ठेवला काव्या कॉफी शॉपमध्ये गेली तो मनीष तिची वाटच पाहत होता काव्या म्हणाली माझं बँगलोरचं डिझाईन झक्काच झालं अगदी माझ्या मनासारखं आणि मिस्टर शाहांचीही पावती मिळाली मनीष म्हणाला काव्या एक एक प्रोजेक्ट तुझे इतके वेगळे आणि अफलातून होतात खरच, तुझ्या कामाला तोड नाही या क्षेत्रात तू तुझे नाव आणि कंपनीचेही नाव मोठे करणार काव्या म्हणाली मी प्रत्येक काम करताना वेगळ्या आणि खास पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते हे खरेच परंतु माझ्या कल्पकतेला जेव्हा या डिझाईनमध्ये टाकण्यात जो मला आनंद मिळतो ना तो मला कोणतेही काम करण्यात मिळाला नसता मनीष म्हणाला खरंच तुझ्या आवडीचे क्षेत्र आणि त्यात मिस्टर शाह सारखे बॉस मग काय तुझे काम यापुढेही असतेच जक्कास होणार काव्या म्हणाली अरे पुढच्या प्रोजेक्ट विषयी आज चर्चा देखील झाली बरं दोन कॉफी सांगते मनीष तू काहीतरी सांगणार होतास मनीष म्हणाला अनुष्का आणि मी आम्ही दोघांनी एक मस्त नाटक पाहिले आणि पुढच्या रविवारी ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन आहे काव्या म्हणाली वा म्हणजे तुमचे सहजीवन सा चांगलेच बहरायला लागले ला ला आहे तर मनीष म्हणाला खरंच अनुष्कासोबत रविवार घालवणे म्हणजे एक मेजवानीच असते काव्या म्हणाली बघ तुला आता समजत असेल श्रीधर नसतो तेव्हा मला किती बोर होत असेल तर मनीष म्हणाला होय अगदी खरे, सोबत जीवन जगण्याची इतकी सवय होऊन जाते की एकट्याला राहणं नकोसं वाटतं काव्याच्या मनात विचार येऊन गेला आपण आपल्या गाण्याबद्दल हीच बोलायची योग्य वेळ आहे तोच मनीषचा फोन वाजला अनुष्का बोलत होती मनीष केव्हा येतो आहेस मी तुझी वाट बघत आहे मनीष म्हणाला काव्या तू काहीतरी म्हणणार होतीस नाही काही विशेष नाही मनीषला जाण्याची घाई आहे हे तिने ओळखले आणि पुन्हा कधीतरी बोलू असा विचार तिने मनाशी केला काव्या घरी पोहोचली व काही वेळातच श्रीधरही घरी आला काव्या आज लवकर त्यावर काव्या म्हणाली मी लवकर नाही हो, तर तू उशीर आलायस हो खरंच जरा उशीर झाला काव्या म्हणाली तू खुश दिसतोयस घरी तुझ्यासोबत खुश नाही दिसणार तर कधीही काव्या म्हणाली म्हणजे चला तुलाही हे पटलं तर की दोघं घरी असलो की आपण जास्त खुश असतो श्रीधर काव्याच्या वाढदिवसाची प्लॅनिंग करण्यात गर्क आहे हे न जाणवू देता काव्याशी बोलत होता आणि मनोमन सुखावतही होता काव्या म्हणाली चला आज काही खास बेत करूया श्रीधर म्हणाला अगदी माझ्या मनातलं बोललास काव्या म्हणाली सर्व भाज्या घरात आहेत तेव्हा पावभाजीचा बेत करते तू पाव आणि बटर तेवढं घेऊ नये श्रीधर पडला आणि काव्याही पावभाजीच्या तयारीला लागली मनात मनीषजवळ आपल्याला बोलता आले नाही याची खंत वाटत होती सर्व सुख पायाशी लोळ होती पण गाण्याची तिला एक अनामी कोड वाटायची स्टेजवर परफॉर्मन्स द्यायला मिळाला तर किती बहार येईल असा विचार तिच्या मनात येऊन गेला पण या विषयावर मनीषशी पुढच्या वेस नक्की बोलायचं असं तिने मनाशी ठरवलं श्रीधर आला आणि काव्याने पावभाजीचा डिश तयार केल्या श्रीधर म्हणाला वास तर धक्काच येतोय पावभाजीचा काव्या आणि श्रीधरने पावभाजीवर चांगलाच ताव मारत गप्पाई केल्या काव्या नेहमीप्रमाणे तिच्या प्रोजेक्टच्या कामात घडून गेली फ्लॅट बँगलो आणि रो हाऊस या तिघांचं डिझाईन करताना वेगवेगळी काळाची गरज ओळखून घ्यावी लागते हे तिने जाणले होते वेगळेपण द्यायचं तर कसा असा विचार करत रो हाऊसचा एरिया लक्षात घेऊन तिने डिझाईन करायला घेतलं खाली पार्किंगची व्यवस्थाही तर असतेच पण पार्किंगच्या आजूबाजूला छोटसं पण देखणं लँडस्केप तिने टाकलं पहिल्या मजल्यावर तीन रूम्स हव्यात व त्याप्रमाणे किचन कम डायनिंग त्याला जोडून हॉल व एक बेडरुम याचं डिझाईन केलं किचनच्या बाजूला वॉशिंग रूम व किचनमध्ये जिण्याखाली भरपूर स्पेसचा उपयोग किचनमधील किराणा सामान ठेवण्यासाठी जागा दिली व त्यालाही बंद फर्निचर केलं तर अधिक चांगला गेटअप येईल किचन ओट्याच्या वरतीही कपाटं केली तर अधिक जागा वापरायला मिळेल रो हाऊसमध्ये जागेचा खूप बारकाईने वापर करून एक वेगळा लुक तिने दिला हे सर्व डिझाईन करता करता सहा केवा वाजले हे तिच्या लक्षातही आलं नाही काव्याचा वाढदिवस दोन दिवसावर येऊन ठपला होता आणि श्रीधरने सर्व जय्यत तयारी केली होती कुठेही काहीही कमतरता ठेवली नव्हती मनातून त्याला खूप उत्सुकता वाटत होती पण तो काव्याला काहीही जाणव देत नव्हता काव्या घरी आली श्रीधरने कॉफी करून तिच्या हातात मग देत म्हटले आठ दिवस कसे पटकन निघून गेले काव्या म्हणाली खरं श्रीधर अजून पुढचा आठवडा तू आहेच नाही श्रीधर म्हणाला नाही चार दिवसांनी जावे लागणार असं म्हणताच काव्याचा चेहरा खिन्न झालेला पाहून श्रीधर म्हणाला पण मी फक्त तीन दिवसासाठी जाणार आहे काव्या मग बरं आह मनिषने सारंगीला फोन करत म्हटल उद्या काव्याचा वाढदिवस तेव्हा ती ऑफिसला येणार की नाही माहित नाही पण आपण दोघांनी तिला आज संध्याकाळीच कॉफी शॉपला भेटूया आणि विश करूया सारंगी म्हणाली त्यापेक्षा बारा वाजता विश केलं तर मनीष म्हणाला मग असं करूया बारा वाजता तिला लाईव्ह बोलावून दोघंही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ ठरलं तर असं म्हणत सारंगीने फोन ठेवला काव्या ऑफिसमधून बाहेर पडताना उद्या माझा वाढदिवस पण श्रीधर अजून माझ्याशी काहीच बोलला नाही तसंही हुद्या ऑफिसला फोन करून कळवता कर येईल असा विचार करत काव्या घरी पोचली रात्री बाराच्या सुमारा सारंगीचा फोन खणाडला एवढ्या रात्री कुणाचा फोन म्हणून तिने पाहिलं तर सारंगीचा फोन होता तिने काव्याला ला लाईव्ह यायला सांगितले मनीषही जॉईन झाला आणि बाराच्या ठोक्याला दोघांनी काव्याला विश केलं एक भलं मोठं ग्रीटिंगही बनवलेलं होतं ते काव्याला दाखवलं मग काय खास उद्या काव्या असं मनीषने विचारताच काय खास सारंगी म्हणाली श्रीधरने काहीतरी खास प्रयोजन केले की काय काव्या म्हणाली अजून तरी गुलदस्त्यातच आहे आणि एक्समी स्मित तिच्या चेहऱ्यावर झळकले चल उद्या मस्त एन्जॉय कर म्हणत दोघांनी फोन ठेवला काव्याला मनिषचं आणि सारंगीचं सा खूप कौतुक वाटलं अगदी खास आठवण ठेवून असं विश करतील अशी कल्पना तिने केली नव्हती आता श्रीधरकडून काय गिफ्ट मिळते याची तिला ओढ लागली होती